एखादा मनुष्य अंधारातून चालला असता अंगास धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यावर काढून डोळ्यात नखे बोसतो त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधनास कारण आहेत म्हणून त्यांच्यावर रागवून जो ती सर्व टाकून देतो त्याच्या कर्मत्यागास मी तामस त्याग असं म्हणतो ज्याप्रमाणे अर्धशीशी उठल्यावर कोणी रागाने आपले शिरच कापतो अरे वाट जर वाईट असली तरी पायानेच चालून संपवली पाहिजे पण त्या वाटेच्या वाईटपणाबद्दल पाय तोडावे की काय भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कढत न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने ते लाथ्यांनी झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागणार त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाही जवतो हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ठ झाला असल्यामुळे त्याला समजत नाही तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करायचे ते, ते कर्म ते टाकून देतो तेव्हा तू त्या ते तामस मनुष्याप्रमाणे कर्मत्यागाच्या स्वाधीन होऊ नकोस जो कोणी कर्म हे दुःख कारक आहे असे मानूनच शरीराला क्लेश होतील या भीतीने त्याचा ते त्याग करतो तो राजस त्याग असल्यामुळे खऱ्या त्यागाचे फल त्याला प्राप्त होणार नाहीच अथवा आपला अधिकार काय आहे हे तो जाणतो व आपले विहित कर्म कोणते हेही जास्त माहीत आहे परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिवून जो त्याच्याविष विश्य, त्याचविषयी कंटाळा करतो कर्माचा प्रारंभ क्षणभर कठीण दिसतो जशी शिदौरी नेत्यावेळेस जड लागते जसा लिंब खात्यावेळेस जे वेळेस कडू लागतो व हिरडा तुरट लागतो तसा कर्माचा आरंभ हा कठीण वाटतो किंवा गाय मारकट असली शेवंतीच्या झाडाला काटे आहेत व स्वयंपाक करत्यावेळेस भोजनाचे सुख नसते तसे कर्म आरंभी वेळेस अति कठोर असते म्हणून ते करण्याचे श्रम होतात असे तो समजतो बाकी कर्माचा आरंभ यथाविधी करतो पण कडक वस्तू हातात घेऊन हात भासतात ती टाकून द्यावी त्याप्रमाणे त्या, त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो आणि म्हणतो की माझे महद्भाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता पाप्याप्रमाणे कर्माचे आचरण करून मी आपल्यास त्रास का करून घ्यावा कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारं जे भोग त्याची मला गरज नाही तर आज आपल्याला जे ऐश्वर्य प्राप्त झाले त्याचाच उपभोग का घेऊ नये अशा प्रकारे अर्जुना शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो त्याला राजश त्याग म्हणतात त्या ठिकाणीही कर्मत्याग होतो परंतु त्याला कर्मत्यागाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे ऋतू आलेले तूप अग्नीत पडले तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही किंवा एखाद्याच्या पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही तर त्याचे ते अपघाताचे स्मरण असे म्हटले पाहिजे त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला कर्मत्यागाचे फल खास मिळत नाही किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्रांचे तेज लोपते त्याप्रमाणे अर्जुना ज्या कर्मत्यागापासून अज्ञानासह क्रियांचा लोप होतो त्यापासून मोक्षप्राप्ती होते अर्जुना ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय तर कोणत्या त्यागापासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते तेही प्रसंगानुराधाने तुला सांगतो ते ऐक अर्जुना आपले कर्तव्य समजूनच जे नित्यनैमित्तिक कर्म फलाची आशा क व कर्तेपणाचा अभिमान टाकून केले जाते त्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेले कर्म ते साहित्यासह गौरवाने यथाविधी आचरण करतो परंतु हे कर्म मी करीत नाही अशी मनात आठवणीही होऊ देत नाही तसेच फळाच्या आशेवरही पाणी सोडतो अर्जुना असे पहा माते हो माते की मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात काम वासनं उत्पन्न होऊ दिली तर या दोन्ही गोष्टी नरगप्राप्तीस कारण होतात तर या दोन्ही वर्जेकरून मातेची सेवा करावी गायीचे तोंड अपवित्र असले तरी म्हणून गायीच्या सर्वांगाचा त्याग करायचा की काय आपल्यास आवडते जे आंबा त्याची साल व कोय यामध्ये रस नाही हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल का त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान कर्म फलाची इच्छा या दोहोसच बंद असे नाव आहे म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्याविषयी इच्छा बाळगित नाही त्याप्रमाणे विहित कर्माचे त्या आचरण करून जो दो या दोहोविषयी इच्छा करीत नाही त्याला दुःख होऊ शकत नाही हा त्यागरूप वृक्ष रुख्ष, सर्व वृक्षात श्रेष्ठ असून यालाच मोक्षरूप मोठाली फळं येतात म्हणून सर्व जगात हा सात्विक त्याग अतिप्रसिद्ध आहे आता झाडाचे बीज जाळून झाडास जसे निर्वंश करावे तसे फलाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो त्याप्रमाणे परिसराचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात त्याप्रमाणे कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन गोष्टींचा त्याग केल्यावर रजे आणि तम हे दोन्ही त्याग नाहीचे होतात मग शुद्धसत्वाने आत्मबोधाचा उजेड होतो जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहीसे होते किंवा आकाश म्हणजे पोकळी जसे कोणीकडे दिसत नाही तसा आज ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही जो काम्यकर्माचा द्वेष करीत नाही व पुण्यकर्माच्या ठिकाणी सक्त होत नाही तो शुद्ध चित्ताचा बुद्धिमान असा त्यागी संशयरहित होऊन मुक्त होतो म्हणून पूर्वकर्मानुराधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ते आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात तशी अर्जुना त्यांच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांची उठाठेव तो करीत नाही हे शुभकर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचे कोणी सुखदुःख मानित नाही त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ हो याविषयी त्याचे मनात शंकाच येत मना नाही म्हणून अर्जुना ज्याच्या योगाने हे कर्म आणि त्याचा त्या करता मी अशा द्वैतभावाची वार्ताही उरत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात पार्था अशा प्रकारे कर्माचा त्याग केला म्हणजे ते आपल्यास पूर्णपणे सोडतात पण जर या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात देहधारी म्हणून जो आहे त्याने कर्माचा निखालच त्याग करेन म्हणणे शक्य नाही जो कर्मफलाचा मात्र त्याग करतो त्यालाच खरा त्यागे असे म्हणतात आणि अर्जुना जे देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात ते मूर्ख होत मातीचा कंटाळा करून घट काय करेल आणि वस्त्राला तंतूंचा संबंध कसा तोडता येईल तसेच अग्नित्व अंगे असलेल्या अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील का काय हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास झाला तरी त्याने चांगला वास कोठून आणावा किंवा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार त्याप्रमाणे शरीराच्या अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ काय उपयोगी पडेल आपण लावलेले गंध वाकडी लागले तर ते वरचेवर पुसता येते परंतु कपाळात जर वाकडे असले तर ते कसे नीट करता येईल त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे त्याचा त्याग करायचा म्हटलं तर करता येईल पण त्यायोगे काही कर्मत्याग होणार नाही कारण शरीर हे कर्मरूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार का की मनुष्य निजला तरी श्वासोच्वासाचे रूपाने कर्म हे घडतेच अर्थात आपण काही एक न करता त्याची उभार नेवते या शरीराच्या निमित्ताने कर्म, कर्म हे पाठीस लागले आहेच आणि जिवंतपणे व मेल्यावरही याप्रमाणे कर्म करण्याचे राहत हो नाही हे बघ या कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे तो असा की कर्म करीत असता फलेच्छेच्या अधीन होऊ नये कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते तसा या आत्मबोधाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो अर्थात जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा तेव्हाच तो खरा त्याग होय म्हणून याप्रमाणे जो या क जगात कर्माचा त्याग करतो तोच महात्यागी म्हणजे त्याग करणारा होय एरवी रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात लाकडाच्या ऐवजी जसा अंगावर बुक्क्यांचा मार सोसायचा त्याप्रमाणे जो कर्म कंटाळतो तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो परंतु हे असो तिन्ही लोकात त्यागी त्यालाच म्हणतात की ज्याने कर्म करून फल फलत्यागाच्या योगे त्याला ते न केल्याची योग्यता के आणली अनिष्ट इष्ट व इष्टायनिष्ट असे तीन प्रकारचे कर्माचे फल कर्मफलाचा त्याग न करणाऱ्याला मरणानंतर प्राप्त होते परंतु कर्मफलाचा त्याग करणारे संन्यासी त्यांना तिन्ही फलांची प्राप्ती केव्हाही होत नाही एरवी तरी अर्जुना हे कर्मफल तीन प्रकारचे आहे आणि ते फलाची आशा सोडित नाहीत त्यांना ते भोगावे लागते आपण कन्याशी जन्म दिला असूनही ती माझी नाही असे म्हणून पिता तेव्हा कन्यादानाचे ते उदक सोडतो तेव्हा त्याची ते तिजवरील माया सुटून पाणी ग्रहण करणारा जावई तिथे मायापाशात पडतो जे विषाच्या बचनाक वगैरेच्या बागा करतात ते त्याची विक्री करू करूनही त्याच्या सेवनापासून अलिप्त असल्यामुळे मरण भयापासून सुटून जिवंत असतात पण जे ते, ते सेवन करतात ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरून कर्म केले किंवा मी करता नाही असे समजून फळाची आशा सोडली तरी दोघांनाही कर्मसुथा बांधित नाही म्हणजे कर्म, कर्म उदासीन आहे वाटेवरील वृक्षाच्या पिकलेल्या फळाची जो इच्छा करतो त्यासच ती बाधक होते तसे कर्माच्या फलाची इच्छा करणारच ते बाधक होते परंतु कर्म करून जो फलाची आशा करीत नाही तो जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही कारण हे तीन प्रकारचे जग कर्माचे फल आहे देव मनुष्य आणि स्थावर याला जग असे म्हणतात आणि हे तिन्ही प्रकार तर स कर्मफलाचेच आहेत तेच कर्म एक अनिष्ट व एक केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे तीन प्रकारचे परंतु जे विषयासक्त आहेत हे अविधीचा अंगीकार करून निषिद्ध वाईट अशा कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात आणि त्या योगे कृमी कीटक अथवा माती असे वाईट वाई देह पाहतात असे वाईट देह पावतात त्याला अनिष्ट कर्मफल असे म्हणतात किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानरूप वेदांत सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादि देवतांचे देह प्राप्त होतात त्या कर्मफलाला पुण्यकर्म असे म्हणतात आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहोतून वरझड अशा निराळ्या ऋषीचा मधुर रस उत्पन्न होतो किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोघो हो नाही जिंकण्यास कारण होते म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते त्याचे मनुष्यदेहाचा लाभ हेच मिश्रफल होय असे या जगात तीन प्रकारचे कर्मफल आहेत आणि जे या कर्मफलाची आशा टाकीत नाहीत ते जन्मवर्णाच्या फेऱ्यात पडतात ज्या जेवणाऱ्याला जिभेचा जिभेला सहन न होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते त्याला त्या योगे परिणामे अवश्य मरण प्राप्त होते जोपर्यंत अरण्ये लागले नाही तोपर्यंत सवचोराची मैत्री बरी किंवा वेशेशी जोपर्यंत समागम घडला नाही तोपर्यंतच तिच्याशी मैत्री बरी असते त्याप्रमाणे देहांत आहेत देहात आहेत तोपर्यंत कर्मे करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहतात परंतु शेवटी मरणानंतर फोल भोगावे लागते जसा समर्थ असून त्याचे जवळ ऋण काढले आणि मग तो जरी बायकोही मागू मागू लागला तरी नाही म्हणत नाही त्याप्रमाणे प्राणी मात्राला कर्माचे फल भोगणे भाग पडते कर्मफल चुकत नाही मग कणसातून दाणाखाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो त्याप्रमाणे उपभोगाचे फल जे शरीर ते फला शेवटी जन्म घेते जसा वाट चालणारा मनुष्य एक एक पाऊल टाकून वाट जिंकतो किंवा होडी एका तीराहून दुसरे तीरा तीर तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलीकडलाच हवय कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणाच पलीकडेपणा आहेच म्हणून वाहून यावे लागते तसा फलाच्या उपभोगाला शेवट नाही हे बघ की साध्य साधन अशा क्रमाने फल व फलाचा भोग ही वाढतात व फलेच्छेचा त्याग न करणारे संसारात गुंडाळले जातात एरवी जाईचे फुल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होता खेळणे सुकते त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूने फक्त अभिमान सोडून ते न केल्यामुळे जे फलापासून अलिप्त असतात बीजाकरता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खाऊन टाकले तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो तसे फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात शुद्ध सत्वाच्या सहाय्याने गुरु कृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध त्याने द्वैताचे सेवते मग ज्या तीन प्रकारच्या फलापासून सर्व आभास रूप जग उत्पन्न होते ते आपोआप नाश पाहून भोगता व हो भोग्य वस्तू याही आपोआप लयास हे विरेजा ज्यांच्या हातून अशा प्रकारचा कर्माचा ज्ञानप्रधान असा सन्यास होतो त्यांनाच फलाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते तेव्हा कर्म निराळे आहे असे दिसते काय भिंत पडल्यावर तिच्यावर काढलेली चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो का जर आकृतीच नसते तर सावली कशाची पडणार आरसाच नसे, तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल जो पुरी झाल्यावर स्वप्न कोठून पडणार आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल त्याप्रमाणे असा कर्मफलाचा संन्यास केला असता अविद्येला थारा मिळत नाही मग तिच्यापासून होणारे जे फल त्याचा कोण उपभोग होईल म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल तेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगली व वा वाईट कर्मेभोग करण्यास प्रवृत्त होतो व ही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते तेव्हा हे सुवर्मा अर्जुना आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व पश्चिम याप्रमाणे द्वैतविशेष असते आकाश व आभाळ सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी असला जरी दिसला तरी ते फार दूर नदी ते पाणी पांघरून नदीत खडक असतो परंतु त्या दोहो जसे कोटपट अंतर असते पाण्यावर असलेले शेवाळे हे पाण्यापासून वेगळे असते काजळाच्या दिव्याशी संबंध आहे म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल का जरी चंद्राला कलंक लागला आहे तरी त्याचे चंद्राशी ऐक्य नाही दृष्टी व डोळे यामध्ये जितका भेद आहे अथवा वाट व तिजेवरून चालणारा वाटसरू ओघ व ओघात वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे तितक्या मानाने आत्म्यापासून कर्मभिन्न आहे परंतु अर्जुना अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत असे वाटते जशी सरोवरातील कमरे आपल्या फुलण्याने रवीचा उदय झाला असे कळवतात व आपल्यातील मकरंदाचा भ्रमराकडून उपभोग घेऊ येतात तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेले कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात ती कारणे पाच आहेत त्याचे लक्षणे तुला सांगतो हे महाभाऊ अर्जुना सर्व कर्माच्या सिद्धीकरता वेदांतशास्त्राचे सिद्धांतात ही पाच कारणे सांगितलेली मी सांगतो ती समजून घे ती पाच कारणे तूही कदाचित जाणत असशील कारण ज्याविषयी शास्त्राने उंच करून वर्णन केलेले आहे ती वेदराजाच्या राजधानीत सांख्य रूप मंदिरात निरूपण रूपी नौबदिने प्रसिद्ध आहेत कारण सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरता या जगात हीच मुख्य आवश्यक आहे तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानवणे अर्जुना अशी दिंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली म्हणून तुलाही ठाऊक असू उपयोग होईल आणि मी ज्ञानरूपी रत्ने तुझ्या हाती दिल्यावर दुसऱ्यांच्या तोंडातून तू ही गोष्ट ऐकावी इतकी अडचण तुला कशाच पाहिजे आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रूप पाहण्यास लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा अशी विनंती का करावी भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल त्या ठिकाणी ती वस्तू मी त्याच्या दृष्टीस पाडतो तो मी आज तुझे खेळणे झालं आहे हस्त तुझ्या असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्याने आठवण राहिली तो इकडे फारसा आनंदात निमग्न होऊन गेला पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत म्हण्याचा डोंगर जरी असला तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे त्याप्रमाणे सुख व अनुभव या भावांचा पडदा नाही सहून सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनास वर काढले अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला एवढे प्रेमाचे भरते आलं सुन, ते बाजूला सरून देव म्हणाले देव पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये तेव्हा उसाचा टाकून अर्जुनाने मान डोलवले आणि तो म्हणाला की हे प्रभू जो मी तुमच्या सानिध्यास त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे त्या तुम्ही जर प्रेमाने कौतुक करीत असाल तर मला जीव दशीस का तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की अरे वेड्या खरोखर तुला अजून कसे माहित की चंद्र आणि प्रभा यांचा कधी वियोग घडतो का आणि असेच बोलून तुलाजी जी आम्ही भीती दाखवतो तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्ती बळ येते अशी ही प्रीती होय या ठिकाणी एकमेकांचे खुणेने परस्परात जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण हो म्हणून याविषयी वादविवाद पुरे मग अर्जुना मी आता कसे कसे बोलत होतो की सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत तेव्हा अर्जुन म्हणाला देवा माझे मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन प्रारंभ केलात सर्व कर्मास कारणीभूत अशी पाच कारणे तुला सांगेन अशी जे तुम्ही प्रतिज्ञा केली आणि आत्म्याच्या कर्माशी काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता ते माझे देणे मला द्या हे बोलणे ऐकून भगवान अतिसंतोषाने म्हणाले याविषयी तू धरणे घेऊन बसलास असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे तर अर्जुना तुला खरोखर सिद्धांत सांगतो कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे आस्ले, तुला मोठा नमुना आहे तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरलात का आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले बरे तर आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती ती सांगतो सावधान चित्ताने ऐक तर हे धनुर्धरा खरोखर सर्व उभारणी या पाच कारणाने परभारे होते आणि ज्या या पाच कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो तीच पाच कारणे त्या कर्मास हेतू असतात दुसरा जो आत्मा तो उदासीन असून कर्माला निमित्त कारण किंवा उपादान कारण नसतो अथवा तो, तो स्वतः कर्माला सहाय्य करीत नाही त्या ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की रात्र दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश जसे त्याहून वेगळे असते पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायुशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन तिथे ढग बनतात परंतु आकाशात जशी ही गोष्ट माहित नसते पुष्कर लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने जो नावाडी पाण्यावर चालवतो परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही एक न करता साक्षीपूत असते किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलवल्यावर त्याचे माती पण जाऊन भांडे तयार होते तर या ठिकाणी कुंभाराच्या कसबाशिवाय भांड्यास आधारा वाचून दुसरे कोणते साहे मिळते याचा विचार कर हेही असो परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असताही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे पाच कारणे मिळाल्याने सर्व कर्मरूप वेलाची मांडणूक होते व आत्मा वेगळाच हा असतो आता तीस पाच कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळी वर्णन करून सांगतो मोते ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर तसाच करता म्हणजे जीव व वेगळाली इंद्रिये व प्राणापानवायूंचे नाना प्रकारचे व्यापार आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या देवता ही पाच कारणे आहे त्याप्रमाणे कर्माच्या कारणाची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती ऐक तर देह पहिले पाहिल, कारण होय असे मी सांगतो या देहाला अधिष्ठान इतकेच कि भोग्य ठिकाणी राहतो इंद्रियांच्या दहा दात दहा हाताने रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःखे उत्पन्न होतात ती भोगण्याकरता मनुष्यास दुसरे ठिकाणच नाही म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात हे 24 तत्वांचे वस्तिस्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो फार काय परंतु जागृती आणि स्वप्न सुशुक्ती यांचे हे मुख्य ठिकाण होय म्हणून हे धनंजय या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे आणि कर्माचे दुसरे कारण करता हे आणि ह्याला चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्यात आकाशाचेच प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते, ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते किंवा निद्रेच्या राजा आपले ऐश्वर्य विसरून स्वप्नात आपण भिकारी झालो असे समजतो तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहच असे मानून देहरूपाने प्रकट होते ज्या देहात आत्मस्वरूपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिद्ध आहे व देहाला सर्व प्रकारे वचन दिले आहे देहाकडून जी जी कर्मे होतात ती मीच केली असे जो भ्रमाने म्हणतो म्हणून जीवाला तो कर्माचा करता आहे असे म्हणतात मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसामुळे चवरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते अथवा घरात असलेला एकच दिवा झरोक्यातून पाहिला असता जो त्याचे पुष्कळ दिवे दिसतात किंवा एकच पुरुष शृंगार वीर करुणा इत्यादी नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे तो जसा नव प्रकारचा वाटू लागतो तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादी इंद्रियांच्या निराळेपणाने बाहेर येऊ लागते हे नृपनंदना ती निनिळा नी इंद्रिय हे कर्माचे तिसरे कारण हो असे समज आणि पूर्वपश्चिम वाहिनी नद्या वाहत जा वाहत समुद्रात जाताच त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात तशी रजोगुणाची शक्ती, जी संपादन केल्याशिवाय प्राणवायूत मुळचीच आहे ती निरनिराळ्या अवयवात निरनिराळी भासते जेव्हा ती वाचाद्वारे बाहेर पडते तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो व हस्तद्वारे बाहेर पडल्यावर घेण्यात येण्याचा व्यापार असे म्हणतात अरे जी पायात आली असता गती असे म्हणतात ओ व मलमूत्राद्वारे आले असता क्षरण असे म्हणतात नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते तिलाच प्राण असे म्हणतात मग वर जो श्वास जातो त्याच व्यक्तीला उदान म्हणजे कंठस्थवायू असे नाव प्राप्त होते व गुधद्वाराने बाहेर येऊ लागली म्हणजे आपण हे नाव प्राप्त होते आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता व्यान म्हणजे शरीरस्थ वायू असे म्हणतात खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते अर्जुना अशा सर्व क्रिया होत असून या शक्ती नंतर समान म्हणतात आणि जांभई शेंक ढेंक ढेकर वगैरे जे वायूच व्यापार वायूच व्यापार होतात ते नाग कुर्म कुकर इत्यादी उपप्राण्याचे होत हे सुभटा याप्रमाणे हे सर्व वायूचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनाप्रमाणे त्यांचे, त्यांचे, वर्तना त्यांचे नावात बदल होतो अशी जे आपापल्या व्यापाराने वायूची शक्ती निनिराळी होते ते कर्माचे चौथे कारण होय असे समज शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय ख व तशात पौर्णिमेचा योग असावा अथवा वसंत ऋतू असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत स्त्रीसन्निधी असावी आणि त्या योगात त्या योगात सर्व साहित्याची भर पडावी अथवा अर्जुना कमल असून ते उमरावे व मग त्यात पु पुष्परेणूंचा उद्भव व्हावा एखाद्याचे वाणित कवित्व असावे त्या कवितेत रसिक रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी तसेच सर्व वृत्तींच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी ती उत्तम प्रकारची असून तशात सर्व इंद्रियही तिला अनुकूल असावी आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा असा जो देवाचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा म्हणून चक्षुरादी दहा इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादी देवतांच्या समुदायाची जी, जी अनुकूलता ते देवांचे समुदाय हे देव या कर्माचे पाचवे कारण होय देव म्हणतात समजला सर्जना याप्रमाणे तुझ्या बुद्धीकडे अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीच ना आता ज्या हेतूंच्या योगे ही कर्मे घडतात ते पाच हेतू तुला तु तु उघड करून सांगतो मनुष्य शरीराने वाणीने व मनाने सशास्त्र किंवा अशास्त्र असे जे कर्म करतो त्याचे हे अधिष्ठानाने पाच हेतू आहेत तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलापासून फळे निर्माण होतात अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात मेघापासून प्रजन पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टीपासून धान्य उत्पन्न होते किंवा पूर्वेस अरुणोदय होतो अरुणोदय झाल्यावर सूर्य उवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश झाला म्हणजे दिवस होतो त्याप्रमाणे अर्जुना मन हे कर्माचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तो संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते